वाचक मिलिंदावकर गोष्ट सव्वीसावी मोलकर्ण आणि कोंबडी एका मोलकर्णीकडे एक कोंबडी होती ती दररोज एक अंडे देत असे आणि त्याच्यावर मोलकर्णीचा उदरनिर्वाह चांगला चालत असे एक दिवस तिला वाटले की या कोंबडीला जर आपण दुप्पट खाऊ घातले तर ती दोन अंडी देईल व आपल्याला दुप्पट पैसे मिळतील म्हणून ती कोंबडीला दुप्पट खाऊ घालू लागली हळूहळू कोंबडी लठ्ठ होऊ लागली व ती मुळीत अंडी झाले नशी झाली तात्पर्य होत असणारा लाभही अतिहारसावी पारधी आणि पारवा एकदा एक, एक पारवा एका पिंपळाच्या झाडावर बसला होता इतक्यात त्याला मारण्यासाठी एक पारधी तेथे आला व त्याने पारव्याच्या दिशेने बंदूक रोखली व आता तो नेम धरून गोळी सोडणार इतक्या झाडाच्या पायथ्याशी असलेला एक साप त्याला कडकडून चावला हळूहळू विष अंगात चढू लागले तेव्हा त्याने बंदूक फेकून दिली व तो म्हणाला दुसऱ्याला मारण्यासाठी मी तयार झाले झालो असताना माझा माझाच प्राण गेला जशाच तसंच झालं गोष्ट अठ्ठावीसावी लहान मासा मोठा मासा ए, एक मोठा मासा एका लहान माशाच्या मागे लागला तो लहान मासा घाबरून जीव घेऊन उथ्या परंतु तेथेही तो मासा त्याचा ते पाहून त्याने किनाऱ्याकडे धाव घेतली व अगदी कडेवर येतात लाटांमुळे तो वाळूत येऊन पडला मोठा मासाही त्याच्या मागेमागे किनाऱ्याकडे येऊन लाटेच्या तडाख्याने वाळूत पडला व दोघेही तळमळू लागले तेव्हा लहान मासा म्हणाला मी जसा मरणार तसाच माझा शत्रू मरणार हे पाहून मला फार समाधान वाटत आहे गोष्ट एकोणतीसावी कोल्हा आणि वानर एकदा जनावरंचा राजा सिंह मरण पावला तेव्हा दुसरा राजा शोधण्यासाठी प्राणी एकत्र जमले तेव्हा वानराने वेड्या नकला करून प्राण्यांना हसविले व युक्तीने तो राजा झाला कोल्ह्याला याचा फार राग आला त्याने वांदराची खोड मोडण्याचे ठरविले एके दिवशी एका शेतकऱ्याने एक सापळा लावून ठेवला होता कोल्ह्याने तो पाहिला व वा वांद्रापाशी आला व वा म्हणाला महाराज आपल्याला खूपस खोबरं हवं असेल तर माझ्या बरोबर त्याला मी दाखवतो वांद्राच्या तोंडाला पाणी सुटले व तो कोल्ह्याबरोबर निघाला तेव्हा कोल्ह्याने त्या सापळ्यातले खोबरे दाखवले ते घेण्यासाठी वांद्र्याने हात आत घातल्याबरोबर प बसन बोटे तै अड़कलील्हा हसत हसतला अरे तू तर राजा है ओपता गि कुत्रा लांडगा कूत्रा घरी दारा बाहर झोपला होता तो बेसावर एंडग्या मारन कुत्रा, एवडा कुतरा मित्रा मैं सद्या इतना आशक्त की मैं खाद्या भरना नहीं त्यापेक्षा तो थोडा वेळ थांब माझ्या मालकाच्या लग्न होणार आहे तेव्हा मी पुष्कळ खाईन पिईन आणि शक्तिवान होईल मग तो मला मारून खा लांडगा कबूल झाला व त्याने त्या कुत्र्याला सोडून दिले नंतर काही दिवसांनी तो कुत्रा दारात बसला असताना लांडगा तेथे आला व म्हणाला मित्रा कबूल केल्याप्रमाणे तू आता माझ्या स्वाधीन होत्र्यानी हसून उत्तर दिले मित्रा मी जर पुन्हा दरवाजाबाहेर झोपलेला आढळलो जर तू मला खुशाल मारून खाम तात्पर्य एकदा सुदैवाने एका संकटातून सुटल्यावर पुन्हा त्या संकटात सापडण्याची खबरदारी घेणे हो। एकतीस हवी होळीतील दोन, एक दोन गृहस्थ एका होडीत बसून जनपर्यटन करीत होते ते एकमेकांच्या अगदी कट्टर शत्रू होते आणि दोघे होळीच्या दोन टोकाला बसले होते काही वेळाने अचानक मोठे वादळ सुटले व आता ती होडी बुडणार असे दिसू लागले तेव्हा त्या दोघांपैकी एकाने खालाशाला विचारले गलभताची कुठली बाजू प्रथम बुडेल असं तुला वाटत खलाशाने उत्तर दिले दुसरी बाजू तो गृहस्थ म्हणाला चला बरं झालं माझा देखत माझ्या शत्रूचं मला पाहायला मिळेल गोष्ट बत्तीसावी दोन कोंबडे एकदा एका किरड्यात दोन कोंबड्यांचे युद्ध झुंपले एका कोंबड्याने दुसऱ्या कोंबड्याला खूप जखमी केले त्या कोंबड्याला आपल्या कत्बगारीबद्दल इतका गर्व वाटला की एका खोक्यावर बसून मी लढाई जिंकली मी लढाई जिंकली असे तो मोठमोठ्याने ओरडू लागला त्याच वेळी आकाशातून एक गरुड चाललेला होता त्याने त्याला पाहिले आणि मारून खाण्यासाठी झडप घालून पकडले हा सर्व प्रकार तो दुसरा कोंबडा पाहत होता तो अगदी आयटीत बाहेर पडला व मजेने फिरू लागला तात्पर्य एवढ्या तेवढ्या यशाने कधी फुगून जाऊ नये कारण को नशीब के फिर संगता गविष्यवादी स्वतः भविष्यवादी समझना एक गृहस्थ रविष्य संग वाली वस्तु कुछ सापड़े संगत एकेद तो आप एक ठट्ठेखोर मनुष्य तथे आला व घाबर घाबरिया अहो अहो धावा धावा तुम्हारा घर में आग लगली है चला चला लवकर हे शब्द ऐकताच ज्योतिषी बुवा घाबरून आपल्या घराकडे धूम पडत सुटले त्यांच्या पाठोपाठ तो धट्ट व इतर लोकही धावत निघाले घरी येऊन पाहतात तो आग बीग काही नसून घर होते। तो खोडकर मनुष्य त्यांना म्हणाला अहो ज्योतिषी बुवा लोकांच्या नशिबातलं तुम्हाला एवढं कळत तर स्वतःच्या नशिबातलं कसं कळलं नाही गोष्ट चौतीसावी चतुर स्त्री एक स्त्री आपल्या चतुर्पणाबद्दल आणि भविष्य ज्ञानाबद्दल खूप प्रसिद्ध होती तसेच तिला मंत्रतंत्र ही अवगत होते पुढे काही दिवसांनी तिच्यावर चेटूक केल्याचा आरोप येऊन तिला फाशीची शिक्षा झाली तिला फाशी, फाशी देण्यासाठी नेत असताना रस्त्यात एक स्त्री तिला म्हणाली बाई लोकांचं बरं करण्याविषयी तुला देवाचं मन वळवता येतं मग आता या शिक्षेबाबत तुला साध्या न्यायाधीशाचं मन वळवता येऊ नये हे मोठं आश्चर्य आहे प्रकरण पस्तीस सावन प्रवासी आणि ज्योतिषी एकदा ते एका प्रवाशाने पाहिले तो त्याला म्हणालांचे मार्ग ठरलेले आहेत त्या मार्गांनी ते खुशाल येतील जातील पण आपलं मात्र तसं नाही आपल्या मार्गात खास खळगे आहेत तेव्हा या ताऱ्यांचे वेध घेण्यापेक्षा या खळग्यांकडेच विशेष लक्ष देणं योग्य नाही काम तात्पर्य दुसऱ्या उपदेश करणारे पण स्वतः त्याप्रमाणे न वागणारे लोक मूर्ख असतात गोष्ट छत्तीच एका मनुष्याने एक कवडा जाळ्यात पकडला त्या माणसाने एका कुंपणात बऱ्याचशा कोंबड्या ठेवल्या होत्या त्यांच्यात त्या कवड्याला नेऊन सोडले या नवीन पाहुण्याला पाहून कोंबड्यांनी त्याला टोचून टोचून खूप तेव्हा चवडा म्हणाला हे जर आपापसात तिथली मारामारी करतात तर माझ्यासारख्या आश्चर्य तात्पर्य जे मुळचे त्यांच्याकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा कधी करू नये सहावी कोल्ही आणि सिंहि एका कोल्हिने एका सिंहिणीजवळ आपल्या पिलांची खूप स्तुती केली ती म्हणाली आम्हाला दरवर्षी तरी पोरं होतात पण आम्ही त्या संबंधाने कधी गर्व करीत नाही तर काही लोक मात्र एका एकावेळी एकच पोर जन्मास घालूनही इतरांना तुच्छ देखतात हा टोमळा जाणून सिरविणीने उत्तर दिले बाई तुम्हाला दरवेळेस खूप मुलं होतात हे खरं पण तुमच्या मुलांना कोल्हा असं पण माझ्या एकाच मुलाला मात्र सिंह म्हणतात हे विसरू नकोस तात्पर्य कोणत्याही वस्तूची किंमत श्री संख्येवरून नव्हे तर गुणावरून ठरवायची असते की अडपिसावी धनगर व्यापारी झाला होता एक धनगर समुद्राकाठी बसून मेंढ्या चारीत असता समुद्र पाहून फार मोहित झाला तेव्हा समुद्र अगदी शांत होता व त्यावर गलगते फिरत होती ते पाहून आपणही समुद्रात व्यापार करावा असे त्यास वाटले व त्याने मेंढ्या विकून एक गलगत विकत घेतले तो माल भरून व्यापारास निघाला परंतु वाटेत मोठे वादळ झाले व त्यामुळे गलबट उडू नये म्हणून सगळा माल त्याला समुद्रात फेकून द्यावा लागला शेवटी त्याचे जहाज एका खडकावर आपून फुटले वो तो कसा बसा वाचला माणसाला आपल्या मेंढ्या विकल्या होत्या त्याच्याकडे तो मेंढ्या राखण्यासाठी चाकरी करू लागला असाच एकदा पुन्हा तो समुद्रासाठी आला असता समुद्राकडे बघून म्हणाला आता काही मी तुला भुलणार नाही तुझ स्वरूप मला चांगलं समजलं आहे तात्पर्य एकदा त्याचा पुन्हा विश्वास खोडी करण्यासाठी त्याच्याकडे गेला त्याने आपल्या हातात एक चिमडी लपवून ठेवली होती तो देवाला म्हणाला हे देवा माझ्या हातातली वस्तू जिवंत आहे की मृत ते सांग देवाने जर जिवंत आहे असे सांगितले तर हातात हाथात मारून टाकावे आणि देवाला खोटे ठरवावे असे त्याने ठरविले होते पण देवाने उत्तर दिले अरे तुझ्या हातातल्या वस्तूच जीवन तुझ्यावर अवलंबून आहे ती जर जिवंत राहावी असं तुला वाटलं तर ती जिवंत राहील ती मरावी असं तुला वाटत असेल तर मरेल तात्पर्य देवा पुढे लबाडली चालत नाही गोष्ट चाळीसावी वैद्य आणि रोगी एकदा एका रोग्याच्या घरी जाऊन एक वैद्य म्हणाला काय हो आज कसं काय वाटतं आहे रोगी म्हणाला आज मला फारच चांगलं वाटतं आहे वैद्य म्हणाला हे तर उत्तम चिन्ह दुसऱ्या दिवशी त्याने तोच प्रश्न विचारला तेव्हा रोगी म्हणाला माझ्या अंगात आज काकडं भरलं आहे तेव्हा वैद्य म्हणाला हे लक्षण तर फारच चांगलं यानंतर त्या रोग्याचे काही मित्र त्याच्याकडे भेटायला गेले व त्यांनी त्याला तब्येतीविषयी विचारले तेव्हा तो म्हणाला माझ्या संबंधीची इतकी चांगली लक्षणं वैद्यभोवास दिसू लागली आहेत की त्यावरून मी आता काही फार दिवस जगणार नाही असं वाटतं गोष्ट एक्केचाळीसावी निराश झालेले कोळी एकदा काही कोळी नदीत जाळे टाकून मासे धरीत होते त्यांनी पुष्कळ वेळा प्रयत्न केला पण चांगलेसे मासे त्यांना मिळाले नाहीत शेवटी त्यांनी पुन्हा एकदा जाळे टाकले व ते वर उचलताना इतके जड लागले त्यात भला मोठा मासा असावा असे त्यांना वाटले पण जाळे वर ओढून पाहतात तो त्यात एक मोठा दगड व अगदी थोडे बारीक मासे त्यांच्या दृष्टीस पडले त्यांना फार वाईट वाटले तेव्हा एक कोळी म्हणाला मित्रांनो सुख आणि दुःख हे जुडी भावंड आहेत त्यापैकी एक आलं हे त्याच्या मागून दुसरं आलोच म्हणून समजावं तात्पर्य सुख दुःख मनुष्य मात्राच्या माग लागलीच आहेत त्यापैकी एक आले की त्याच्या मागून दुसरे आलेच म्हणून समजावे गोष्ट बेचाळीसावी मनुष्य आणि त्याचा लाकडी देव एका गरीब मनुष्याला आपण खूप मोठे श्रीमंत व्हावे असे वाटत असे त्याकरता तो एका लाकडी मूर्ती पुढे बसून त्या देवाची प्रार्थना करीत असे तो बरेच दिवस गेले परंतु तो मनुष्य काही श्रीमंत झाला नाही उलट तो अधिकच गरीब होत चालला एके दिवशी तो इतका निराश झाला की त्याने संतापाच्या भरात त्या मूर्तीला हातात घेऊन जमिनीवर दांडखण हापटले व तिथे तुकडे तुकडे केले मूर्ती फुटतात आतून बऱ्याचशा मोहरा बाहेर पडल्या ते पाहून तो मनुष्य खूपच आश्चर्यचकित झाला व म्हणाला ह्या देवाने मार खाल्ल्यावरच मला द्रव्य दिलं त्याची पूजा इतके दिवस करीत बसलो हा माझा मूर्खपणाच होय तात्पर्य जेथे कल्पनेने कार्यभाग होत नाही तेथे शक्तीच उपयोगी पडते गोष्ट त्रेचाळीसावी गरुड आणि मनुष्य एकदा एका पारध्याने जाळ्यात एक गरुड पक्षी पकडला व त्याचे पंख कापवून त्याला एका खांबास बांधून ठेवले शेजारी दुसरा एक शिकारी हाल तो वो करून। दिले। एक उंच भरारी मारून रानातून एक ससा पकडून आणला व कृतज्ञता म्हणून त्या माणसाला दिला हा सर्व प्रकार एक कोल्हा पाहत होता तो म्हणाला मित्रा मी जर तुझ्या जागी असतो तर हा ससा मी त्या बाजार असता कारण त्यामुळे नंतर त्याच्यापासून काही उपद्रव झाला नसता हा मनुष्य काही तुला त्रास देणार नाही तेव्हा त्याला खुश ठेवण्याचं काही कारण नाही यावर गरुड म्हणाला ज्याने आपल्याला मदत केली त्याला कृतज्ञता दाखवावी व जे त्रास देतात त्यांच्यापासून सावरगिरीनं वागावं गोष्ट तर वेचाळीसावी शेतकरी आणि त्याचे मुलगे एकदा एक म्हताला शेतकरी अगदी मरावयात टेकला होता तेव्हा त्याने आपल्या सर्व मुलांना जवळ बोलावून सांगितले की मुलांना मी माझी सर्व शेती व बाधा तुमच्या स्वाधीन करतो आहे त्या जमिनीत कुठेतरी पैसा कोरलेला आहे आणि तो सगळी जमीन खणल्यावर तुम्हाला मिळू शकेल एवढेच बोलून शेतकरी पावला त्याच्या मुलांनी तो मरण पावल्यावर सगळी शेते अगदी खोल खणून पाहिली परंतु द्रव्य काही सापडले नाही परंतु जमीन चांगली खणल्यामुळे त्या वर्षी शेतात पुष्कळच चांगले पीक आले ते पाहून आपल्या वडिलांच्या सांगण्याचा सा अर्थ काय होता ते त्या मुलांच्या लक्षात आले व त्यांनी जमिनीची चांगली मशागत करण्याचे ठरविले तात्पर्य प्रत्यक्ष पैसा मिळाला म्हणजेच द्रव्य मिळाले असे समजू नये पैसा कुठल्याही रूपात मिळू शकतो गोष्ट पंचेचाळीसावे दे, देव आणि मधमाशी एका मधमाशीने मधाने भरलेले एक भांडे खंडोवादा नेऊन देव प्रसन्न होऊन मधमाशीला म्हणाला तुला जे काय वाटेल ते माझ्याकडे मात मी देतो तेव्हा माशी म्हणाली देवा मी ज्या प्राण्याला आपली नांगी मारीन त्या प्राण्याला वेदना व्हाव्या अशी शक्ती मला देकून देवाला फार राग आला तो म्हणाला मी वचन दिलं आहे म्हणून तुझं मागणं मी पूर्ण करीन परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की ज्या ठिकाणी तू आपली नांगी मारशील त्या ठिकाणीच ती तुटून जाईल व त्यामुळे तू मरण पावशील तात्पर्य लोकांना त्रास देण्याची इच्छा करणारा मनुष्य स्वतःच दुःखी होतो गोष्ट सहजाळीचा लोहार आणि त्याचा कुत्रा एका लोहाराकडे एक अत्यंत आळशी कुत्रा होता दिवसाचा बसला म्हणजे मात्र जागा होऊन जेवायच्या ठिकाणी येत असे एके दिवशी त्या लोहाराने कुत्र्याला म्हटले अरे मी जेव्हा काम करत असतो तेव्हा तू खुशाल झोपा करतोस आणि मी जेव्हा जेवायला बसतो तेव्हा मात्र तू जागा होतोस त्यावर कुत्र्याने उत्तर दिले माझ्या ठरलेल्या वेळेला ठरलेली गोष्ट करण्याचा निश्चय आहे यात नियमाने जे कोणी वागतील ते सुखी होतील गोष्ट सत्तेचाळीसावी लांडगा आणि सिंह एकदा एक लांडगा आणि एक सिंह घराना थिंडत होते तेव्हा अचानक लांडगा सिंहाला म्हणाला महाराज थांबा मी आता जवळच एका मेंढीचा आवाज ऐकला त्यावरून इथे जवळच मेंढ्या चलत असाव्यात असं वाटतं तेव्हा मी पटकन जाऊन एखादी मेंढी तुमच्याकरता घेऊन येतो असे बोलून लांडगा आवाजाच्या दिशेने गेला परंतु तेथे मेंढ्यांच्या जवळच धनगर व कुत्रे पाहून लांडगा घाबरला व पडत सिंहापाशी आला तेव्हा सिंहाने लांडग्याने उत्तर दिले महाराज तिथे मेंढ्या आहेत खऱ्या पण त्या इतक्या अशक्य आहेत की त्या सगळ्या खाल्ल्यावर सुद्धा आपलं पोट भरणार नाही तात्पर्य जी वस्तू आपल्याला मिळणे कठीण तिला नावे हा मनुष्य स्वभावच आहे गोष्ट अठ्ठेचाळीसावी सिंह आणि बैल एकदा एका सिंहाला बैलाने ती मान्य केली व तो सिंहाच्या घरी गेला सिंह त्याला मोठी मोठी भांडी व स्वयंपाकाची इतर तयारी दिसली ते पाहून तो बैल पळत सुटला तेव्हा सिंह मित्रा असा पळून का चालला ही सगळी तयारी पाहून मला कळून चुकलं आहे की मेजवानी पक्वांना भुलून आपण त्याच्या दाड्यात सापडलो तरी त्याचा दुष्ट हेतू लक्षात येतात आपण सावध होऊन निष्ठावे यातच शहानपण आहे गोष्ट एकोणपन्नासावी गप्पी दास एकदा एक मनुष्य आजारी सगळ्या वैद्यांनी तो काही आता जगणार नाही असेच सांगितले तेव्हा त्या ते माणसाने देवाला नवस केला व म्हटले देवा मला वाचवलं तर मी तुला हजार पुतळ्या घाली हे ऐकून त्याची बायको त्याला म्हणाली असल्या असला, असला अशक्य नवस तुम्ही बोलू नका आपल्याला ते शक्य होणार नाही तेव्हा तो मनुष्य म्हणाला देव कुठे त्या हजार पुतळ्यांसाठी आपल्या दारात येणार आहे त्याला दुसरे पुष्कळ उद्योग आहेत पुढे तो मनुष्य खरेच बरा झाला व त्याने पिठाच्या हजार पुतळ्या करून देवाला दिल्या ते पाहून देव भयंकर चिडला व तो भूताचे सोंग घेऊन त्या मनुष्याच्या स्वप्नात गेला व म्हणाला अरे तू रानात डोंगराच्या बायख्याशी खणून पहा तुला तिथे द्रव्य मिळेल दुसऱ्या दिवशी तो मनुष्य द्रव्याच्या लोभाने रानात गेला तेव्हा त्याला रानात चोरांनी राना पकडले व त्याचे काही एक न ऐकता गुलाम म्हणून विकून टाकले तात्पर्य नुसत्या गप्पा मारून चालत नुसते तसे करणारा मनुष्य केव्हा तरी बोत्यात गोष्ट पन्नास हवी देव आणि प्रवासी एकदा एक, एक मनुष्य प्रवास करीत असता त्याच्या मनात देवाची थट्टा करावी असे आले व त्याने आपल्याला काय मिळेल त्याचा अर्धा हिस्सा देवास देऊ असा नवस राम, पुढे दुसऱ्या एका प्रवाशाची एका एक खारकांची पिशवी त्याला सापडली तेव्हा त्याने त्यातील सगळ्या खारका स्वत खाल्ल्या व त्यांच्या बिया न त्या देवापुढे ठेवून तो म्हणाला देवा मी नवस केल्याप्रमाणे मजा मेलकती अर्धा वाटा ठेवला तुझापुढ़ नुस्ते शब्द फिर देवाला फसवू पहारे का लबाड़ लोक आता